महारामाणे उत्पत्ती प्रकरणे श्री वसिष्ठ म्हणाले रामा हा अशा रीतीचा देवी सरस्वतीचा आणि लीला राणीचा संवाद चाचताना अंतःपुरातील सर्व सेवकजन गाढ झोपी गेलेले होते अंतपुराची सर्व दारे आणि खिडक्या बंद केलेल्या होत्या मध्यरात्र उलटून गेलेल्या असल्यामुळे पुष्प समूहावरून वाहणाऱ्या सुगंधित वायूच्या मंद मंद झोळका स्वैर विहार करू लागल्या होत्या अशा समयी प्रेताच्या बाजूला असलेल्या आसनावर त्या दोघी जाऊन बसल्या त्या ठिकाणच्या प्रेतावरील फुले जशीच्या तशी टवटवीत होती अंतपुरात त्या दोघीजणी बसल्या असता त्यांच्या पूर्णचंद्राप्रमाणे शोभणाऱ्या मुखांचे तेज सर्वत्र फाकले होते लीला आणि सरस्वती देवी यांचे संभाषण आटोपल्यावर त्या दोघीजणी अंतपुरातील एकांत स्थळी जाऊन बसल्या आसनावर बसल्यावर त्यांची अंगे निश्चल बनली आणि त्या दोघीजणी रत्नस्तंभावर कोरलेल्या किंवा भिंतीवर रंगवलेल्या प्रतिमेप्रमाणे दिसू लागल्या दिवसा आपल्या परागांचा सुगंध पसरवणाऱ्या कमलीने जशा सूर्यास्ताच्या समय संकोच पावतात त्याप्रमाणे आपल्या मनातील बाह्य जगता संबंधाचे सर्व चिंतन टाकून देऊन त्याने आपली वृत्ती एकाग्र केली शरद ऋतूमध्ये एखाद्या पर्वतावर अवतीर्ण होणाऱ्या मेघमालिकाप्रमाणे एकाग्र अंतःकरण झाल्यामुळे त्या दोघींच्या चित्तवृत्ती शांत शुद्ध आणि निश्चळ झाल्या ऋतू बदलला म्हणजे म्हणजे ज्याप्रमाणे पूर्वीचा रस नाहीसा होतो त्याप्रमाणे निर्विकल्प समाधीच्या स्थितीत स्थिर झाल्यामुळे त्या दोघींच्या ठिकाणची अनात्मविषयांची संविध किंवा ज्ञानशक्ती नाहीशी झाली मी जगत ही दृश्यभ्रांती वास्तविक मिथ्या आहे अशा तऱ्हेची दृढ भावना करून समाधीत स्थित झाल्यानंतर त्या दोघींच्या ठिकाणचे दृश्य पिशाच अस्तंगत झाले पण रामा सशाच्या शेंगाप्रमाणे हे जग ही त्रिकाली वस्तुत नसतेच असा आमचा निरंतर आहे जे जगत आरंभी उत्पन्न झाले नाही ते वर्तमानकाली भासले तरी मृगजलाप्रमाणे ते मिळते आहे अशा अनुभवाप्रत आम्ही जाऊन पोचलो ते असो तर अशा रीतीने सरस्वती देवी आणि ती लीला राणी समाधीच्या शांत आणि निर्विकल्प स्थितीत स्थिर झाल्यामुळे सृष्टी उत्पन्न होण्यापूर्वी चंद्र सूर्य वगैरे पदार्थ समुदायाने रहित असलेल्या आकाशाप्रमाणे त्या भासू लागल्या होत्या सरस्वती देवी आपल्या नेहमीच्या अतिवाहिक देहाने म्हणजेच ज्ञान देहाने चिदाकाशात संचार करू लागले लिलेचा देह मात्र ध्यानाने यावेळेपुरता सूक्ष्म झालेला होता त्या देहाने आकाशात संचार करू लागले अर्थात हे त्यांचे आकाशातील गमन सुद्धा वास्तविक नव्हते त्या आपल्या घरातील मंडपातच होत्या परंतु जागृत झालेल्या पूर्वसंकल्पामुळे हृदयापासून कंठापर्यंत असलेल्या नाडी मार्गाने वर वर चढून आपण चिदाकाशामध्ये सूक्ष्म रूपाने संचार करीत आहोत असेच त्यानं वाटले ज्याप्रमाणे विषयांची भावना करावी त्याप्रमाणे प्रत्यक्ष व्यवहार भासणे हा चित्ताचा स्वभाव असल्यामुळे त्या दोघीजणी पृथ्वीवरून उड्डाण करून रमत, रमत आणि चिदाकाशातील शोभा अवलोकन करीत करी। आकाशात कोटी योजने उंच जाऊन पोहचल्या तेथे गेल्यानंतर आपल्या भावनेमुळे त्यांना परस्परांचे परंतु हा सर्व प्रकार केवळ भावनेमुळे झालेला होता वस्तुत त्या मंडपातच होत्या पण त्यात असूनही कल्पनेच्या प्रभावाने आपण चिदाकाशात गेला आहोत असा त्यांना भास झाला होता इतिश्री वासिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे सर्ग श्री वशिष्ठ म्हणाले रामा अशा रीतीने सरस्वती देवी आणि लीला हातात हात घालून आकाशात अतिदूरपर्यंत गेल्या क्रमाक्रमाने अत्यंत उंच प्रदेशात जाऊन पोहोचल्यानंतर प्रलयकालच्या समुद्राप्रमाणे सर्वत्र फाटपणे विस्तारलेल्या आणि गंभीर निर्मल मंद अशा वायूच्या लहरीमुळे शरीराला सुखावणाऱ्या सौम्य ब्रह्मरूपी जलातून जणू बुडी मारून निघाल्यामुळे जीवरूपी भ्रमराना कमलाप्रमाणे अत्यंत आहला भासणारे सत्पुरुषांच्या चित्ताहून अधिक शुद्ध आणि प्रसन्न असे गंभीर आकाश त्यांच्या नजरेस पडले नंतर चारी दिशातील मेरू पर्वताच्या शिखरावरील निर्मल मेघांच्या उदरामधील पूर्ण चंद्राप्रमाणे स्वच्छ अशा प्रदेशामध्ये त्यांनी थोडी विश्रांती घेतली पुडे सिद्ध गंधर्व यांच्या गळ्यातील मंदाराधिक पुष्पमाळांच्या सुवासामुळे आल्हादकारक भासणाऱ्या आणि चंद्रमंडलातून निघाल्यामुळे अतिशय शीतल आणि मंद वाटणाऱ्या वायूच्या प्रवाहामधून संचार करीत असता त्यांच्या मनाला अतिशय आराम वाटला सूर्याचा सूर्याच्या प्रखरतापामुळे अत्यंत घाम आल्यामुळे विद्युदरूपी तांबड्या कमलांनी युक्त असलेल्या आणि जलाने तुडुंब भरलेल्या मेघमंडलाच्या सरोवरामध्ये त्यांनी स्नान केले एखाद्या सरोवरामध्ये भ्रमरी संचार करतात त्याप्रमाणे निरनिराळ्या भूतलावरील मोठमोठे हो पर्वत हे ज्यातील कमलांच्या कंदातून उत्पन्न झालेले कोट्यवधी अंकूर आहेत अशा दिशांमध्ये त्यांनी यथेच्छार केला ज्यामध्ये आकाशगंगेचा प्रवाह संथपणे वाहत आहे अशा मेघसमुदायांच्या मंडपात शिरत असता त्यांना ते धारायुक्त स्नानगृहच आहे असे वाटले अशा रीतीने सावकाश प्रवास करीत असता आणि ठिकठिकाणी विश्रांती घेत असता त्या शून्य प्रदेशामध्ये एका ठिकाणी ज्यात हजारो भुवने आहेत ज्यात असंख्य प्राणी निर्माण करण्याचे कार्य सतत चालू आहे अशा तऱ्हेचा विलक्षण देखावा त्यांना दिसला ज्ञानदेवीने ते आकाश पूर्वी पाहिलेले होते परंतु त्या दोघींनी मिळून एकत्र असे यावेळी प्रथमच पाहिले आणि म्हणून ते त्यांना अपूर्व वाटले ते आकाश इतके विशाल होते की कोट्याधी जगे त्यात भरलेली तरीही ते रिकामीच आहे असे वाटत होते ते आकाश म्हणजे यच्चे आवत प्राण्यांच्या संसार दुःखाचे आश्रयस्थानच होते अशा त्या आकाशात एकावर आकाशा एक, एक उंच आणि पृथक असे विमानाप्रमाणे विचित्र आणि सुंदर आकाराने युक्त असलेले अनेक भूगोल त्यांच्या दृष्टीस पडले मेरू आदी करून कुलपर्वत त्या आकाशात सर्वत्र पसरलेले असून त्यांच्या पद्मनाग मण्यानी युक्त असलेल्या तटांच्या प्रकाशामुळे आकाशाचे उदर कल्पांत काळाच्या प्रज्वलित दिसत होते काही पर्वतांच्या तटामध्ये मोते असून त्यांच्या प्रकाशामुळे ते हिमालयाच्या सपाट प्रदेशाप्रमाणे शुभ्र भासत होते काही ठिकाणच्या सुवर्ण पर्वतामुळे ते सुवर्णस्थळाप्रमाणे शोभत होते काही पर्वतांच्या शिखरामध्ये मरकतमणी असून त्यांच्या प्रकाशामुळे ते आकाश हिरव्यागार गवताने युक्त अशा स्थळाप्रमाणे निळसर दिसत होते काही ठिकाणी पाहणाऱ्याच्या दृष्टीपुढील दृश्य नाहीसे करून टाकणाऱ्या अंधकारामुळे ते काळेभोर दिसत होते काही स्थळी पारिजात कल्पलताच्या वनावर चंचल विमाने लोंबत असल्यामुळे जवळून पाहणार कल्परथांच्या मंजरीत आहेत असे भासे परंतु दुरून पाहणारस वैडोर्य मनाने युक्त असलेले ते गहिर्या रंगाचे भूतरच आहे की काय असा भासू आकाशात संचार करणाऱ्या महासिद्धाने आपल्या मनोवेगाने वायूच्या गतीलाही मागे टाकले होते विमानात बसून जाणाऱ्या देवस्त्रियांच्या गायनामुळे आणि वाद्यांच्या आवाजामुळे ते आकाश झुमझुमून गेले होते त्रैलोक्यातील श्रेष्ठ भूतसमूहांच्या संचारामुळे तेथे गर्दी उडून गेली होती सूर आणि असुर यांच्या संघांचे त्या आकाशात स्वच्छंदपणे भ्रमण चालले होते परंतु ते एकमेकाच्या दृष्टीस मात्र पडत नव्हते कुष्मांड राक्षस यांचे समुदाय त्या ते आकाशातील कोपऱ्या कोपऱ्यातून हिंडत होते आवह प्रवाहदी वायूंच्या प्रचंड वेगामुळे विमानातून संचार करणाऱ्या देवांचे समूह वाहत चालले होते आकाशातून संचार करणाऱ्या विमानांच्या वेगाचा ध्वनी मेघांच्या आवाजावरही मात करीत होता ग्रह नक्षत्र यांच्या गतीमुळे सर्व ज्योतिषचक्र भ्रमण करीत होते <coughs> <coughs> काही ठिकाणी सूर्याच्या प्रचंड तापामुळे त्यांच्या सन्नीधि राहणारे क्षुद्र सिद्धांचे समुदाय आपापल्या स्थळांचा त्याग करीत होते <coughs> काही क्षुद्र विमाने सूर्याच्या रथाला झुंपलेल्या घोड्यांच्या मुखातून निघणाऱ्या उष्णवायूमुळे धगधगून दग उडून जात होते लोकपाल आणि अप्सरागण यांच्या संचारामुळे ते आकाश गजबजून गेले होते देवतांच्या अंतःपुरामध्ये जाळलेल्या झुपामुळे ते आकाश मेघाच्छादी झाल्याप्रमाणे भासत होते इंद्र चंद्रादी देवानी बोलावलेल्या अप्सरांचे समूह अहमहमिकेने देवलोकात धावत जात असताना त्यांच्या अंगावरील अलंकार गळून पडत होते इंद्रादी देवानी निमंत्रण केल्यामुळे आपल्या प्रिय अप्सरा देवलोकात जात आहेत असे पाहून विशेष सामर्थ्य नसलेल्या सिद्धांना क्रोध असूया वगैरे विकार पछाडत होते आणि त्यांच्या त्या तमोगुणामुळे आकाशात कृष्णवर्ण पसरलेला होता तसेच बलाढ्य सिद्धांच्या संचारामुळे उडून जाणारे मेघ भीतीग्रस्त होऊन हिमालयासारख्या पर्वताचा आश्रय करीत होते अशा त्या मेघांमुळे आकाशातील मेरूमादार आदी पर्वताने वस्त्रे परिधान केली असल्याचा भास होत होता कावळे घोबळे गिझाडे भास वगैरे पक्षांचे समूह स्वैर संचार करताना समुद्रावरील तरंगाप्रमाणे डाकिणीचे संघ यथेच नृत्य करीत होते करी कुत्री उंट गर्धव वगैरे पशूप्रमाणे तोंडे असलेल्या योगिनी सर्व सिद्धी नियुक्त असूनही उगीच शेकडो योजने दूर प्रवास करून लोकपालांच्या आणि अंधकाराप्रमाणे काळ्या वर्णाच्या मेघांच्या मंदिरातून सिद्ध आणि गंधर्व यांच्या जोडप्याने सुरतोत्सव साजरा करण्याला आरंभ केला होता आकाश मार्गाने जाणारे प्राणी स्वर्गातील दिव्य गीते आणि दिव्य स्त्र ऐकून कामविकाराने व्याकुळ झाल्याचे दिसत होते अखंड भ्रमण करणाऱ्या ज्योतिषचक्रातील चंद्र आणि सूर्य यांच्या गतीवरून आकाशातील प्राणी शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष वगैरे विभाग ठरवण्यात गुंतले होते त्या ज्योतिषचक्राच्या एका सखल प्रदेशातून आकाशगंगेचा प्रवाह हो, वाहत होता देवांची छोटी छोटी बालके आकाशातील हा सर्व चमत्कार अवलोकन करण्यात गुंग झाली होती वज्र चक्र त्रिशूल खडग वगैरे भिन्न भिन्न शस्त्रांच्या देवता त्या आकाशात कोठे कोठे संदेह हो, हो संचार करीत होत्या कोठे कोठे नारळ तुंबर वगैरे मंडपात गायन चालले होते कोठे कोठे पुष्कर आवर्त वगैरे प्रलयकालीन मेघांची भयंकर वृष्टी चालली होती कोठे कल्पांतीचे मेघ आपले वर्षावाचे कार्य थांबून निश्चल झाले होते तर कोठे आकाशात उठणाऱ्या काजळाच्या पर्वताप्रमाणे भासणारे काळे कुट्टी पण सुंदर मेघ दिसत होते काही ठिकाणी मेघ समूह एकसारखी वृष्टी करीत होते कोठे निश्चल सागराप्रमाणे शून्यता रूपी जल शांत होते कोठे प्रचंड वायुरूपी नदीच्या प्रवाहात मोठमोठी विमाने हे गवत झाडपाला यांच्या वाहून होते आकाशाचा काही भाग चंचल भ्रमर समूहाच्या पाठीवरील त्वजेप्रमाणे निर्मल आणि तेजस्वी दिसत होता कोठे नद्यांच्या पाण्याप्रमाणे पावसाळ्यातील वायूच्या योगाने उडालेला धुळीमुळे ते आकाश गढूळ झाले होते तसेच ते कोठे विमानातून चाललेल्या देवांच्या कांतीमुळे चित्रविचित्र भासत होते त्या आकाशात कोठे मातृदेवंताचा समुदाय नृत्य करत होता कोठे मध्यप्राशन केल्यामुळे योगेश्वरींचा समूह उन्मत्त झाला होता कोठे शांत समाधीत स्थित असलेल्या आत्मविश्रांतीचा अनुभव घेणाऱ्या मुनीचा समुदाय दिसत होता तर काही ठिकाणचे आकाश क्रोधादी विकारांना फाटा दिलेल्या सत्पुरुषांच्या अंतकरणाप्रमाणे मनोहर भासत होते आकाशामध्ये काही ठिकाणी किन्नर गंधर्व देव यांचे स्त्री समुदाय गायन करीत होते काही ठिकाणची नगरी निश्चल होती तर काही ठिकाणची नगरे वातावरणात सहज बहात जात होती या नगरामध्ये कोठे रुद्रपुरे कोठे ब्रह्मपुरे तर कुठे मायाकृत नगरे होते कोठे भावी नगरे तयार करण्याची कामे चालली होती कोठे भ्रमण करणारे अमृतमय चंद्ररूपी सरोवर होते तर कुठे देवांच्या शक्तीने घनिमुत झालेले जलमय सरोवर होते कोठे चंद्रोदय तर कोठे सूर्याचा उदय झालेला दिसत होता तसेच रात्री रात्री काही रात्रीचा शुभ्र दिसत होते तर क्वचित वर्षा ऋतूतील मेघाने व्याप्त झाल्याचेही दिसत होते काही वेळा त्या आकाशामधील दिशांचे अधिपती असे लोक ते लोकपाल ते जमिनीवर असल्याप्रमाणे विश्रांती घेत होते क्वचित सुर आणि असुर यांचे संघ वर खाली जाण्यास मग्न झालेले दिसत होते तर क्वचित ते संघ पूर्व पश्चिम उत्तर या दिशांमध्ये संचार करतानाही आढळत होते कित्येक ठिकाणचे पर्वत आकाशात लक्षावधी योजने वर गेले होते तर काही ठिकाणचे म्हणजे लोकालोक पर्वतापलीकडील घनदाट अंधकारणाने व्याप्त झालेले होते काही ठिकाणी सूर्य किंवा अग्नी यांच्या प्रमाणे भासणारे अविनाशी देश पसरलेले होते तर क्वचित स्थळी चंद्र मंडला पसरले होते अनुचरण कल्पवृक्ष आणि कल्पलता यांचे वन उपटून आपल्या बरोबर घेऊन चालले होते क्वचित देवांची नगरे दैत्यांनी उद्ध्वस्त करून टाकली होती काही ठिकाणी स्वर्गातील देव खाली येत असता उल्कापाताप्रमाणे त्यांच्या तेजाच्या लांबच लांब रेषा दिसत होत्या क्वचित शेकडो धूम केतू कोसळून त्यांच्या संघर्षामुळे विलक्षण तेज निर्माण होत होते क्वचित एखादा शुभग्रह उदित होऊन त्याचे दिव्य ते सर्वत्र पसरलेले दिसत होते काही ठिकाणी रात्रीचा निविड अंधकार व्यापून राहिला होता तर काही स्थळी सूर्याचा प्रकाश पसरलेला होता कोठे वर्षाकाळचे गर्जना करत होते तर कोठे कोठे मेघ निशब्द आणि निर्मल दिसत होते काही ठिकाणी मेघांची शकले वायूच्या प्रचंड माऱ्यामुळे इतस्त फेकली जाऊन वृक्षावरून गळणाऱ्या फुलाप्रमाणे दिसत होते काही ठिकाणचे आकाश दृश्य पदार्थ रहित स्वच्छ निरभ्र आणि अखंड असून ते ज्ञानाच्या हृदयाप्रमाणे आनंदी मृदू शांत आणि रजोगुण रहित स्वच्छ असे दिसत होते आकाशात भ्रमण करणाऱ्या शुक्रारी ग्रहांची वाहने जे बेडू ते कोठे कोठे ओरडत होते कित्येक ठिकाणचा आकाश प्रदेश शून्यता रूपी जलाने व्यापलेला दिसत होता क्वचित मयूर हेम पक्षी आकाशात फिरत होते क्वचित विद्याधरी आणि देवी यांच्या वाहनाने स्थाने कार्तिक स्वामींचे वाहन जे मयूर ते आकाशातील मेघामध्ये नृत्य करीत होते अग्नीचे वाहन जे शुक त्यांच्या संचाराने क्वचित हिरव्यागार गवताने युक्त असल्यामुळे आकाश श्यामवर्णे दिसत होते त्या आकाशात मधूनच छोटे छोटे परंतु यमाच्या वाहनाप्रमाणे म्हणजे रेड्याप्रमाणे पुष्ट दिसणारे मेघ फिरत होते क्वचित काही कृष्णवर्ण मेघ संचार करीत असून ते गवतच असल्याच्या भाषाने घोडे त्यांचा ग्रास करीत होते काही ठिकाणी देवांची नगरी दिसत होती तर कोठे दैत्यांची नगरी दिसत होती परंतु देवांच्या नगरात दैत्यांना आणि दैत्यांच्या नगरात देवांना प्रवेश करता येत नव्हता कारण त्यांच्या दरम्यान पर्वतांनाही भोके प्रचंड वेगवान वायू वाहत होता कोठे मोठमोठ्या पर्वताप्रमाणे शरीरे धारण करणारे भैरवगड आपले भयंकर नृत्य करीत होते कोठे मोठमोठे गरुड हे पंखाने युक्त असलेल्या पर्वताप्रमाणे नाचत होते तसेच घरघर आवास करणाऱ्या वायूच्या झोतात सापडून काही पर्वत गिरक्या खात हेलपाटत होते क्वचित गंधर्वनगरे आणि त्यातील देवस्त्रिया यांच्या योगाने आकाश आकाशात वायूमुळे उडणाऱ्या पर्वतावरील लक्षावधी वृक्ष कोसळत असून ते त्यांचे पुंजके छत्राकार मेघाप्रमाणे उंच उंचत होते क्वचित मायेने उत्पन्न केलेल्या आकाशरूपी सरोवरामधील पाण्याप्रमाणे ते आकाश शीतल वाटत होते त्या आकाशात चंद्राच्या किरणामुळे शीतल आल्हादरक वाय वाहत होता क्वचित तप्त वायूच्या प्रवाहामुळे वृक्ष पर्वत आणि मेघ दग्ध होऊन जात होते क्वचित अत्यंत शांत आणि निशब्द वायू वाहत होता कधी प्राय दिसणाऱ्या मेघांची शेकडो शिखरे उदित झालेली दिसत होती कोठे वर्षा उन्मत्त मेघांचा भयंकर ध्वनी चालला होता त्याच वेळी कोठे सुर आणि असुर यांच्या समूहाचे तुंबळ रण माजून क्वचित त्या आकाशरूपी सरोवराच्या काठी असलेल्या हंसी आपल्या आवाजाने मेघांना आवाहनच करीत आहेत की काय असे वाटत होते तर क्वचित मंदाकिनीच्या तीरावरील कमलिनीवरून वाहणारा वायू त्यातील सुगंध हरण करीत होता तेथे देवतांच्या रूपाने असणाऱ्या गंगाधी नद्यांच्या सन्निधी मत्स मकर पुलीर, अंबुज कुर्म वगैरे जलचरण संचार करीत होते पाताळात गेलेल्या सूर्याच्या योगाने उत्पन्न होणारी पृथ्वीची छाया हा जणू कावळा असून त्याने चंद्रमंडलाचा काही काही ठिकाणी ग्रास केल्याचे त्यांच्या दृष्टीस पडले कोठे असेही दिसे कि देवाने आपल्या स्त्रियांच्या कौतुकासाठी माईक सृष्टी निर्माण केली असून त्यातील वायू पुष्पांच्या अरण्याला उडवून लावतो आहे आणि त्या पुष्पातील थंड पाण्याच्या आकाशात वर्षा होत असल्याने देव स्त्रिया स्त्रस्त होऊन गेल्या अशा रीतीने उंबराच्या फळात भ्रमण करणाऱ्या लक्षारही चिरटाप्रमाणे शूद्र त्रिभुवने आणि त्यामधील भूतांचे समुदाय त्या, भूतां समुदा त्या चिलाकाशात संचार करीत असल्याचे सरस्वती देवी आणि लीला राणे यांच्या दृष्टोत्पतीस तो देखावा पाहिल्यावर पुन्हा भूतलावर येण्यासाठी त्या दोघी उत्सुक झाल्या इथे श्री वासिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे पुढे सांगू लागले रामा ज्यामध्ये वसिष्ठ ब्राह्मणाचे पर्वतावरील राहण्याचे घर होते तेच विद्यादेवीच्या मनातून लीला राणीला दाखवायचे होते त्यामुळे चिदाकाशातील चिदाका एका अपूर्व भुवनामध्ये त्या दोघी प्रवेश केला त्या भुवनामधील पृथ्वीचे निरीक्षण करीत असता ती पृथ्वी म्हणजे विराट पुरुषाचे हृदय कमलच आहे असे त्यांना भासते अष्टदिशा ह्या त्याच्या आठ पाकळ्या होत पर्वत हे त्यातील त्या केसर असून त्यामधील सुगंधामुळे ते कमलमनोहर भासत होते नद्या हे त्यातील लहान लहान केसर असून हिमकणरूपी मकरंद बिंदू त्याच्या मालिकेमध्ये गळत होते रात्री रूपी भ्रमरी आणि रूपी चिलटे त्याने ते व्याप्त झालेले होते भुवनामधील उपभोगी वस्तू हे त्या कमलातील तंतु होते पाण्याच्या पुराने भरलेले पाताला लोक हे त्या कमलातील देठावरील बारीक बारीक छिद्रे होत अशा तऱ्हेचे ते, ते भुवनरूपी कमल सूर्यप्रकाशामुळे रमणीय दिसत होते शृंगारादी रसाने ते आर्द्र झाले आकाशात भ्रमण करणारा सूर्य हा त्यावर फिरणारा हंस होता रात्रीच्या वेळी ते कमल संकोच पावत असे शेष हा पाताळ रुपी चिखलात रुत्रीला त्या कमलाचा मूळ कागदा होता त्या भुवनाला आधारभूत असलेला महा समुद्र हलू लागला म्हणजे त्या कमलाच्या दिशारूपी पाकळ्या कंप पावत दैत्य आणि हे त्या नाळाच्या बाजूला असलेले काटे होत असुरांच्या लावण्यसंपन्न स्त्रिया या लता असून त्यांनी त्या, त्या कमलाचे मूळ वेष्टीत केलेले होते आणि मेरु आदी करून महापर्वतांची मुळे त्याच ठिकाणी होती अशा त्या कमलामध्ये जम्बूद्वीप नावाची विस्तृत कर्णिका म्हणजे मधला दांडा होते नद्या ही ते मधील मोठाले केशर असून नगरे आणि ग्रामे हे लहान लहान केशर होते सप्त कुलपर् कुलपर्वत ही तिची बीजे असून त्यामधील मुख्य आणि अत्युच्च अशा मेरू पर्वताने सर्व आकाश व्यापलेले होते सरोवरे ही ती मधील हिमबिंदू असून शेकडो योजने आणि प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री वृद्धिंगत होणारे चौहो दिशातील समुद्र हे ती मधील भ्रमर होत अष्ट दिशामध्ये राहणाऱ्या दिगपालांसह असणारे समुद्र हे ती मधील अन्य भ्रमर होत त्या जम्बूद्वीपाचे नऊ भाग करण्यात आलेले असून त्या नऊ बंधू राज्य करीत होते जम्बू द्वीपरूपी केचा विस्तार एक लक्ष योजने असून त्यावर अनेक देशरूपे दिंदू आणि धूर पसरलेले होते हे द्वीप त्याच्या दुप्पट परिमाणाच्या क्षार समुद्राने हातावरील कंकणाप्रमाणे वेढलेले होते त्या क्षार ख्षा, समुद्राच्या पलीकडे त्याच्या दुप्पट आकाराचे शाक नावाचे द्वीप वलय आकार पसरलेले होते त्याच्या भोवती मधुर आणि शीतल अशा समुद्राचा त्याच्या दुप्पट परिमाणांचा वेढा पडलेला त्याच्या पलीकडे शोभवंत दुप्पट परिमाणाने कुश नावाच्या द्वीपाचे वेष्टन होते त्याच्या भोवती त्याच्या दुप्पट परिमाणांचा आणि नित्य देवतांना तृप्त करणारा दधी सागर पसरलेला होता त्याच्या पलीकडे असलेले क्रौंच द्वीप दधी समुदायाच्या दुप्पट प्रमाणाचे असून खकाने वेढलेले होते ते द्वीप एखाद्या राजधानी प्रमाणे दिसत होते क्रौंच द्वीपाच्या सभोवती त्याच्या दुप्पट आकाराचा घृत समुद्र पसरलेला होता घृतसागराच्या पलीकडे शालमली द्वीप होते त्यात पुष्कळ चिखल झालेला होता या द्वीच्या सभोवती पुष्पाप्रमाणे शुभ्र वर्णाचा सुरा समुद्र होता त्यामुळे शेषाच्या देहामध्ये असणाऱ्या श्री विष्णूच्या कांतीप्रमाणे ते द्वीप शोभत होते सुरा समुद्राच्या पलीकडे त्याच्या ते दुप्पट परिमाणाचे गोमे द्याप्रमाणे शोभणारे लक्षद्वीप विस्तार होते आणि त्याच्या भोवती हिमालयाच्या स्वच्छ शिखराप्रमाणे दिसणारा त्याच्या दुप्पट प्रमाणाचा उक्षुव समुद्र पसरलेला होता उक्षिव समुद्राच्या पलीकडे पुष्कर द्वीप होते त्याचा विस्तार उक्षुव समुद्राचा दोन पट होता त्या द्वीपा पलीकडे शुद्ध पाण्याने भरलेला त्याच्या दुप्पट आकाराचा समुद्र होता या गोड पाण्याने भरलेल्या समुद्राच्या पलीकडे त्याच्या दहा पट मोठा विस्तीर्ण कोरडा खंदक पसरलेला होता त्यामध्ये ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असल्यामुळे त्याच्याकडे पाहणाऱ्या पलीकडे लोकालोक पर्वताचा आकाशात अतिशय उंचीपर्यंत गेलेला आणि अनेक खिंडाराने युक्त असल्यामुळे भीती प्रत वाटणारा असा गराडाच पडला होता त्याच्या शिखरामध्ये अनेक माणकी आणि निरनिराळ्या जातीची कमले असल्याचे दिसत होते त्याच्याही पलीकडे सर्वत्र अंधार असल्यामुळे ती अर्धवट सुकलेल्या कमलांची मालाच असल्यामुळे दिसत असून ती जम्बुद्वीपरूपी कर्णिकेभोवती पसरलेली होती जी जणू त्रैलोक्य लक्ष्मीची वेणीच आहे असे भासत होते अशा त्या लोका लोकापर्वताच्या पलीकडे त्याच्या दसपट पसरलेले एक विशाल आरण्य होते त्या अरण्यात आकाशाप्रमाणे आणि त्या अरण्याचा दहा पट मोठा आकार असलेला असा एक महा समुद्र पसरलेला होता त्याच्याही पलीकडे त्याचा दसपट विस्तार असलेला आणि मेरू आदी करून पर्वतांचा रस करण्यास समर्थ असलेला एक अग्नीचा कोठ होता या अग्निकोटाच्या पलीकडे मेरू आदी करून पर्वतसमूहाला गवत आणि धुळेचे कण यांच्याप्रमाणे उडवून लावणाऱ्या आणि आपल्या प्रचंड वेगाने मोठमोठ्या पर्वतांचा स्फोट करून टाकणाऱ्या वायूचे आवरण होते परंतु अत्यंत शून्य असल्यामुळे हा वायू शब्दरहित होता या वायूच्या आवरणाभोवती शून्य आणि एक अशा एका आकाशाचे वायूच्या दुस्पटीने विस्तारलेले होते अशा रीतीने कोट्यवधी योजने विस्तारलेल्या भूगोलाच्या सभोवार सुवर्णाच्या भिंतीप्रमाणे एक कवच होते अशा रीतीने समुद्र मोठ पर्वत लोकपाल आणि देव यांची पुरे आकाश भूतले यांनी युक्त असलेले ते अपूर्व जग पाहून झाल्यावर लीला आपले गिरेग्रामावरील घर जात होते अशा भुवनाकडे आले इतिश्री वाशिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणे पंचविशे स्वर्ग श्री <coughs> वशिष्ठ पुढे म्हणाले तर अशा रीतीने हे रामा त्या दोही सुंदर स्त्रिया ज्या ब्रह्मांडाक मंडलात पद्मराजा राहत होता त्यातून निघून वसिष्ठ ब्राह्मण ज्या मंडलात राहत होता त्या ब्रह्मांडात येऊन पोहोचल्या नंतर आकारून खाली उतरून गिरी ग्रामातील वसिष्ठ ब्राह्मणाचे घर स्वतः अदृश्य राहून त्या सिद्ध स्त्रियांनी अवलोकन केले तेव्हा त्या घरातील सर्व दासी चिंतातूर झाले आहेत स्त्रियांचे आणि अगदी अगस्ती मुनीने पिऊन टाकलेल्या समुद्राप्रमाणे किंवा ग्रीष्म ऋतूतील उष्णतेमुळे शुष्क झालेल्या उद्यानाप्रमाणे वीज पडून दग्ध झालेल्या वृक्षाप्रमाणे वाऱ्याच्या सपाट्यात सापडून छिन्न भिन्न झालेल्या मेघाप्रमाणे बर्फाने सुकून गेलेल्या कमलाप्रमाणे तेल आणि वाद जळून गेलेल्या मनुष्याच्या चेहऱ्याप्रमाणे ज्यातील वृक्षांची पिकलेली पाने गळून गेली आहेत अशा अरण्याप्रमाणे किंवा आवर्षणामुळे <coughs> शुष्क आणि किळसवाळ्या दिसणाऱ्या प्रदेशाप्रमाणे विरूप दिसत होते रामा अशा तऱ्हेची त्या घराची झालेली दुरवस्था पाहून लिलेला फार वाईट वाटले तिच्या मनात असा विचार आला की ह्या माझ्या बांधवांना मी आणि नप्ती देवी यांचे आकार व्यक्त व्यक्तरूपात दिसावे हा विचार मनात येताच त्यांच्या ठिकाणच्या शक्तीमुळे त्या, त्या दोही जणे त्या घरातील माणसांना व्यक्तरूपाने दिसल्या कारण ज्ञानाच्या दृढ अभ्यासाने लीला ही एखाद्या देवीप्रमाणेच यावेळी सत्यसंकल्पाने सत्य काम झाली होती लक्ष्मी आणि गौरी यांच्या जोडीप्रमाणे सरस्वती देवी आणि लीला यांचे दिव्य तेज त्या घरात सर्वत्र फाकले जाऊन त्या तेजामुळे ते घर सुशोभित दिसू लागले श्री सरस्वती देवी आणि लीला राणे यांच्या गळ्यात ताजा फुलांच्या माळा असून त्या पायापर्यंत लोंबत असल्याचे दिसत होते यामुळे उपवना सुगंधित करणाऱ्या त्या दोघी जणींच्या रूपाने प्रत्यक्ष वसंत लक्ष्मीस प्रगट झालीय की काय असाच तेथील लोकांना भास त्या स्त्रिया नसून जणू काही सर्व औषधींची वने आणि गावे यावर अमृताचा वर्षाव करणारे शीतल आणि आल्हाददाय असे, दोन खाली असे त्या लोकांना दोघींचे केस लांब असून ते लतानप्रमाणे हलत होते त्यांचे नेत्र भ्रमराप्रमाणे तेजस्वी आणि चंचल होते हलणारे केस आणि ने चंचल नेत्र कटाक्ष यांच्यामुळे कुवलय आणि मालती या फुलांचा त्या आपल्यावर जणू वर्षावच करीत आहेत असे तेथे लोकांना भासले त्यांची अंगकांती सुवर्णाच्या रसाच्या नदीप्रमाणे मोहक असून त्यांची प्रभा अरण्याला सुवर्णमय करीत ऐकताय असे दिसत होते त्या दोघेही अत्यंत सुंदर आणि विलासपूर्ण असून जणू त्या लावण्यरूपी समुद्रावरील लहरीच आहेत असे वाटत होते त्यांच्या बाहुरूपी लता अति चंचल असून त्यांचे हात तांबू होते आणि त्यामुळे कल्पवृक्ष आणि कर्पलता यांच्या वनावर त्या सुवर्णाची वृष्टी करीत आहेत असे वाटते जेव्हा त्या दोघी जणीने जमिनीवर पावले ठेवले तेव्हा कमलाच्या पाकळ्याप्रमाणे दिसत होत्या सुकून फिकट झालेल्या ताल आणि तमाल वृक्षावर आपल्या अवलोकनाने अमृताचा वर्षाव करून त्या नवी पालवी उत्पन्न करीत आहेत की काय असा भास होत होता त्या दोघींना पाहताच वसिष्ठ ब्राह्मणाचा थोरला मुलगा ज्येष्ठ शर्माने त्यांच्या घरातील इतर आप्दमंडळींनी वनदेवीनं तुम्हाला नमन असो अशा शब्दात त्यांचे स्वागत केले आणि त्यांच्यावर ओंजळीने पुष्पवृष्टी केली त्या दोघीजणींच्या पायावर पडलेली फुले कमलपत्रावर पडणाऱ्या दवबिंदूप्रमाणे दिसत होती ज्येष्ठ शर्मा त्यांना म्हणाला हे वनदेवीनो तुमचा जय जयकार असो मला वाटते आमचे दुःख नाहीसे करण्यासाठी तुम्ही दोघीजणी या ठिकाणी आला आहात कारण सत्पुरुषांची कोणतीही क्रिया इतरांना दुःख मुक्त करण्यासाठीच होत असते असा नियम आहे अशा प्रकारे ज्येष्ठ शर्म्याने केलेला प्रस्ताव ऐकून त्या दोघीजणी आदराने म्हणाल्या बाळ तुम्ही इतके दुःखी होण्याचे कारण काय ते आम्हाला अगोदर साल त्या देवींचे त्या आश्वासनपर बोलणे ऐकून ज्येष्ठ शर्माने आपला पूर्व वृत्तांत त्यांना सांगण्यास आरंभ केला ज्येष्ठ शर्मा म्हणाला देवतानो या ठिकाणी ब्राह्मणाचे पत्नीसह वास्तव्य होते ते जोडपे सर्व अतिथींचे आग्रात तिथे करणारे ब्राह्मणांचे केवळ आश्रयस्थान आणि आपल्या कुलाची कीर्ती वृद्धिंगत करणारे असे होते ते पतीपत्नी म्हणजेच आमचे पिता आणि माता होत थोड्या दिवसापूर्वी ती दोघेही आपले घरदार पुत्र आप्त पशू वगैरे सर्वांचा त्याग करून स्वर्गरोपास गेले अशा रीतीने आमच्या मात्यापित्यांचा वियोग झाल्यामुळे आम्हाला हे त्रिभुवना अगदी शून्य भासू लागले आमचीच गोष्ट कशाला या ठिकाण ते पक्षीसुद्धा आमच्या मात्यापित्यांच्या वियोगामुळे घरावर जाऊन बसतात आणि आकाशात पंख अस्ताव्यस्त पसरून आपले दुःख दिन दिनस्वरात व्यक्त करतात या ठिकाणी असणारे पर्वत आपल्या गुहारूपी मुखातून घुरघुर असा ध्वनी करीत आहेत आणि त्यांच्या नेत्रातून वाहणारे अश्रूधारा या नद्यांच्या स्थूल रुपाने या ठिकाणी प्रत्यक्ष दिसतच आहे दिशा आमच्या माता पित्रांकरता एकसारख्या आक्रोश करीत आहे त्यांच्या ठिकाणचे अंबर एक अर्थ आकाश पण दुसरा अर्थ वस्त्र तसेच पयोधर म्हणजे एक अर्थ मेघ पण दुसरा अर्थ तनु अगदी गलित झालेले दिसत उष्ण निश्वासामुळे त्यांची मुखेही ज्ञान आणि कृष झालेली आहे आमचा सर्व गाव धीन दुःखमुळे आमच्या ह्या ग्रामवासी लोकांनी अन्य वर्ज केले असून ते मृत्यूची मार्ग प्रतिक्षा करीत आहे सकाळच्या वेळी येथील वृक्ष आपल्या गुच्छरूपी नेत्रामधून शोकाक नेणे तप्त झालेले अश्रूबंधू हिमकणांच्या रूपाने खाली गाळत राहतात या गावातील लोकांची रहदारी पूर्णपणे बंद पडली असून क्षार झालेला उदास झालेल्या येथील उद्यानातील लता या कोकिल भ्रम वगैरे भ्रमर वगैरे रूपाने सारखा आक्रोश करतात उष्ण श्वास सोडतात अश्रू गाळतात आणि आपल्या पल्लव हाताने शरीरांवर ताडण करीत असतात पलीकडल्या पर्वतावरील हे धबधबे आमच्या माता पित्यांच्या मरणामुळे शोकसंतप्त झाले असून पर्वताखालच्या दऱ्यामध्ये कोसळत आहेत आणि तेथील प्रचंड शिलाखंड रादळून स्वतःच्या शरीराचे तुकडे तुकडे करून घेते ही ही पाहिली आमच्या गावातील घरे कशी शून्य आणि सौंदर्य रहित झाली त्यामध्ये ते सर्वत्र अंधकार पसरलेला असल्यामुळे ती अनण्याप्रमाणे भयान दिसत उपवनातील फुलांचे समुदाय भ्रमरांच्या रूपाने नुतन करीत असून त्यांच्यामधून सर्वत्र फाकणारा सुगंध आमच्या आणि त्यांची शरीरे कुश कृष होऊन अखेर छिन्न भिन्न होत आहेत दुःखाने व्याकुळ झालेले ओढे भूमीवर लोळण घेत असून खळखळ शब्द करीत आणि समुद्रात जीव विजयाला तयार झाले या पायातील वि लोकांचा कलकळा टसा पण आता त्या ठिकाणी एखाद्या शब्द करीत नसल्यामुळे त्या शांत आणि आमचे माता पिता सध्या स्वर्गात गेले असून त्या ठिकाणची किन्नर गंधर्व विद्याधर देव यांच्या स्त्रिया गाणी घाऊन मोठा उत्सव करीत आहेत यासाठी हे देवतानं ज्याच्या योगाने आमचे दुःख नाही से होई असा काहीतरी उपाय करा कारण महात्म्यांचे पुक दर्शनही निष्फळ होत नाही ज्येष्ठ शर्म्याच्या अशा रीतीचे भाषण ऐकल्यानंतर ज्याप्रमाणे कमलीने वाकलेल्या पल्लवाने आपल्या मुळाला स्पर्श करते त्याप्रमाणे लीला देवीने पुत्रप्रेमाने ज्येष्ठ शर्म्याच्या मस्तकाला स्पर्श केला वर्षाकाळची मेघवृष्टी झाल्याबरोबर पर्वतसा ग्रीष्म ऋतूतील उष्णता टाकून देतो त्याप्रमाणे लिलेने पुला ज्येष्ठ शर्म्याने आपले सर्व दुःख्य आणि सर्व माणसांकडे लिलेने द्र दृष्टीने पाहिले त्यामुळे त्यांचेही सर्व दुःख नाहीसे होऊन अमृत करणाऱ्या देवाप्रमाणे ते सर्वजण आनंदी दिसू लागले यावर श्रीरामाने विचारले पण ब्रह्मन आपल्या पुत्राला जे दर्शन दिले ते मातेच्या म्हणजे अरुंधतीच्या रूपाने का दिले नाही लीला मुळीच अशक्य नव्हते तेव्हा श्री वसिष्ठ म्हणाले रामा तू म्हणतोस ते बरोबरच आहे पण पृथ्वी आधी करून सर्व भूते सत्य आहे असा ज्याचा अनुभव असेल तोच भौतिक शरीर धारण करतो आता ब्रह्मज्ञानामुळे ज्याच्या ठाई प्रपंचाचे मिथ्यात्व बांधले आहे असा ज्ञानीपुरुष केवळ चिदाकाशरूप असतो मनुष्याचे वास्तविक स्वरूप न समजल्यामुळे जसे एखाद्या लहान मुलाला मनुष्य वेळताळे असे वाटते त्याप्रमाणे जग असत असूनही त्याचे पारमार्थिक स्वरूप न समजल्यामुळे ते मनुष्याला सत्यत्वाने भासते पृथ्वी आदी करून वस्तुत मिथ्या असूनही भावनेमुळे सत्य भासत परंतु हे स्वप्न आहे असे ज्ञान झाले म्हणजे स्वप्न नाही सेवते त्याच्या सत्यते संबंधाचा भ्रम नष्ट होतो त्याप्रमाणे जग मिथे आहे असे ज्ञान झाले म्हणजे जगातील वस्तू संबंधाने त्याला पूर्ववत प्रेम वाटणे नाही सेवते पृथ्वी आकाश आहे अशी भावना केली तर ते आकाशाच्या रूपानेच भासू लागते पितादि पित्ता विकास झालेला मनुष्य स्फटिकाच्या भिंतीला आकाश समजून त्यात शिरण्याचा प्रयत्न करू लागतो स्वप्न स्थितीमध्ये नगर आरण्याप्रमाणे आणि पृथ्वी खळग्याप्रमाणे दिसू शकते स्वप्नातील स्त्री जरी मिथ्या असली तरी ती, ती पादसोनादी क्रिया करण्यास समर्थ आहे असा अनुभव येतो सारंश मनुष्याच्या भावनेमुळे त्याला पदार्थ भासतात जे सत्य आहे ते असत्य भासते आणि असत्य आहे ते सत्य भासते मृत्यूरूपी मूर्छेनंतर मनुष्याला परलोक सुद्धा प्रत्यक्ष दिसतो लहान मुलाला आकाशात वेताळ दिसतो मृत्यू पावणाऱ्या मनुष्याला आकाशात अरण्य दिसते एखाद्या मनुष्याला नेत्र दोषामुळे आकाशात तारे किंवा रेषा दिसतात एखाद्याला आकाशात मोठ्यांचे सरच्या सर दिसतात भीतीग्रस्त झालेला दारू प्यायला अर्धवट झोपेत असलेला किंवा जहाजात बसून जलप्रवास करणारा असा मनुष्य नेहमी त्याच्या त्याच्या त्याच्या भावनेला अनुसरून स्थिती अनुभवतो आणि त्याप्रमाणे कार्य घडत असल्याचे प्रत्यक्षात दिसून येते जगातील वस्तू मात्र जसे दृढ भावना करावी त्याप्रमाणे त्याचे स्वरूप असते परंतु या स्वरूपात वास्तविक सत्यतेचा अभाव आता लिलेची स्थिती याहून भिन्न हो, भिन्न होती जगातील सर्व वस्तूंचे आकार मिथे आहेत केवळ चिदाकाशेत भ्रमामुळे नानाविध आकाराने भासमान होते अशा अनुभवाप्रती जाऊन पोहोचले होते ज्या मुनीच्या ठिकाणी ब्रह्मानुभव झाल्यामुळे मिथ्या प्रपंचा निराश झाला आहे त्याला पुत्र मित्र भारत आणि कसे बरे बांधणार संबंधी ममत्व बुद्धी कशी निर्माण होणार दृश्य जग हे मुळात उत्पन्न झाले नाही इतकेच नाही तर जे जे भासते आहे ते ते अज आणि आणि असे ब्रह्मच आहे अशा रीतीचे सम्यक ज्ञान निरंतर आहे, ज्यादा वृत्तिर बाढ़ रागद्वेश द्वंद्वे मोहम्मश कश करू आता शू कदाचित एक आक्षेप निर्माण करशिल कि होते तर मग लीले ने सदैव अंत करना ज्येष्ठ शर्मा मस्तका हस्तस्पर्श जो केसे तर त्यावर समाधान करणारे उत्तर असे देता येईल की पुत्रस्नेहामुळे लिलेने त्याच्या मस्तकाला हाताने स्पर्श केला असे नवे तर ज्येष्ठ शर्म्याच्या पूर्व पुण्यामुळे लिलेच्या मनात त्याच्यावर अनुग्रह करावा अशी इच्छा उत्पन्न झाली ईश्वराच्या नियतीचेच ते वास्तविक फल होय अशा प्रकारे हे रागवा आकाशापेक्षाही सूक्ष्म आणि अत्यंत शुद्ध असा बोध जसा संकल्प करतो तस तो तत्काळ बनतो जगातील सर्व पदार्थ तोष ठेवून आपल्या कल्पनेमुळे बनला आहे यात आश्चर्य असे काहीच नाही कारण कल्पनेमध्ये हव्या त्या वस्तू उत्पन्न करण्याची शक्य आहे याचा अनुभव आपण सुद्धा स्वप्नात घेऊ शकतो स्वप्न स्थितीत निर्माण करण्यात आलेले नगर हे वस्तुत मिच्छा असले तरी ते सत्य असल्याचा आपल्याला अनुभव येतो याप्रमाणे या, या दृश्य जगाची स्थिती आहे हे सदैव ध्यानात जाण श्रीवासिष्ठ महाराण उत्पत्ति प्रकरण सवीस सर्ग